नमस्कार कथा झरणा गोष्ट संचातील तिसरी गोष्ट गोष्टीचं नाव आहे नऊ की दहा एकदा एक व्यापारी आपले 10 उंट घेऊन वाळवंटातून प्रवास करत होता तो एका उंटावर बसून पुढे जात होता आणि बाकीचे 9 उंट त्याच्या मागे, -मागे येत होते जाता जाता व्यापाऱ्याच्या मनात शंका आली की बाकीचे सगळे उंट मागे येत ना यांनी मागे वळून पाहिलं आणि मोजायला सुरुवात केली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अरे एक उंट कमी आहे व्यापारी लगेच खाली उतरला आणि आपल्या हरवलेल्या उंटाला सगळीकडे शोधू लागला खूप वेळ शोधूनही उंट काही सापडे व्यापाऱ्याला वाटलं की आपली मोजताना काहीतरी चूक झालेली असेल परत एकदा मोजून पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अरे असं कसं झालं हे काय सगळे उंट तर इथेच आहेत आनंदाने व्यापारी परत उंटावर बसला आणि पुढे निघाला थोड्या वेळानी त्याला परत एकदा शंका आली मागे वळून उंट मोजले तर पुन्हा नऊ गडबडीने तो खाली उतरला आणि हरवलेला उंट पुन्हा शोधू लागला पण उंट काही बाकीचे दंट उभे होते तिथे परत आला आणि त्यांनी पुन्हा एकदा उंट मोजले काय चमत्कार दहाच्या दहा उंट इथेच उभे की उन्हामुळे माझ्या डोक्यात काहीतरी गोंधळ झालेला दिसतो असं स्वतःशी पुटपुटत तो पुन्हा उंटावर बसला आता चौथ्यांदा मागे वळून त्यांनी परत एकदा उंट मोजले एक हे काय परत नऊ दरवेळी एक उंट का बरं कमी पडतोय व्यापाऱ्याला काहीच समजेना खूप विचार करून त्यांनी ठरवलं जेव्हा जेव्हा मी उंटावर बसतो तेव्हा तेव्हा एक उंटा हरवतो आता मी त्यांच्याबरोबर चालतच जातो कसा असा विचार करून व्यापारी कडक उन्हात त्या वाळवंटात उंटांना घेऊन चालतच निघाला समजला का दहावा उंट कुठे गेला होता तो गोष्टीचं नाव होत नऊ की दहा